वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकतीसा यावर महातेजस्वी तेजी रामाने पुन्हा कुतूहलाने ऋषी श्रेष्ठ अगच्रपणे विचारले भगवान हा क्रूर राक्षस पृथ्वीवर फिरत होता तेव्हा द्विजश्रेष्ठा लोकशून्य झाले होते राक्षस राजा रावणाशी ज्याने चार हात केले नाहीत असा कोणीच राजा किंवा राजासारखा पुरुष नव्हता की ते राजे हतवीरे झाले होते उत्तम असत्राने त्यांचा बहिष्कार केला होता का इतक्या अनेक रोजे जिंकले कसे गेले रामाचे बोलणे ऐकून भगवान अगत शरून ब्रम्हदेवाने शंकराला सांगावे तसे म्हणाले राजेश्रेष्ठा राजा अशी पिढा देत्रावण पृथ्वीभर फिरला पुढे तो स्वर्गपुरी सारख्या दिव्य असलेल्या माहिषमती नावाच्या पुरीला गेला तेथे सदा अग्नीचे सान्निध्य असे त्या अग्नीच्या प्रभावाने तिथला राजा अग्नीच्या स्थडीचा होता त्याचे नाव अर्जुन त्याच्याकडे अग्नि सदवित शरजातीच्या बोरूंच्या कुंडात धगधगत असे रावण त्या नगरीला गेला त्याच दिवशी तो बलवान हैहिपती है है है अर्जुन राजा आपल्या स्त्रियांसह नर्मदा नदीत क्रीडा करण्याकरता गेला होता त्याच दिवशीही रावण तेथे आला होता राक्षस राजा रावणाने त्याच्या अमात्याना विचारले अर्जुन राजा कुठे आहे मी रावण आलो आहे राजाशी लढण्याची माझी इच्छा आहे असे त्याला सांगा तुम्ही मी आल्याचे त्याला अगोदरच जाऊन सांगा रावण असे म्हणाले तेव्हा चांगले विद्वान असे ते अमात्य राक्षस राजा की राजा जवळपास नाहीकडे तो पर्वत पृथ्वी पुढून वर आल्यासारखा आणि मेघात शिरल्यासारखा रावणाला दिसला जणू तो विंध्य आकाशाला स्पर्श करीत होता त्याला हजारो शिखरे होते त्याच्या गुहात सिंहांची वस्ती होती त्याच्या उंच कळ्यावरून थंड पाण्याचे प्रवाह पडत होते त्याने मोठ हास्य करीत आहे असे वाटत होते त्याच्यावर क्रीडा करीत होते त्यामुळे तो अत्युच्च स्वर्गासारखा झाला होता वाहत असणाऱ्या स्फुटिकासारख्या जलाच्या नद्यामुळे जणू चंचल जिभा असणाऱ्या फणाकडून बसलेल्या अनंत नागासारखा तो वाटत होता वर वर चढणारा दर्या असणारा असा तो हिमवाना सारखा पर्वत होता त्या विध्याला पुण्यमयी नदीचे पाणी खडकातून खळखळ वाहत होते ती पश्चिम समुद्राकडे तिचे जला उन्हाने तापून तहानलेल्या रान रेड्याने सुमर हरिणाने सिंहांनी वाघाने आश्वदने आणि मोठमोठ्या हत्तीने खळबळून टाकले होते तिच्यावर चक्रवांड हंस जलकुक्कुट सारस असे सदा मत्ताने पूजन करणारे पक्षी थव्याने पसरलेले होते फुलाने डबरलेले वृक्ष हे जिचे जणू मस्तकावरचे श्रोणी आणि हंसांची रांग ही जणूजीचा कमर पट्टा फुलांच्या परागांचा जिच्या अंगाला लेप आहे जलावरचा फेस हे जिचे शुभ्र वस्त्र जिच्या जलात बुडी मारताना अंगाला सुखद स्पर्श होत फुरलेली कमळे हे जिथे शुभ्र नेत्रे स्त्रीशी मिलन व्हावेतून तो राक्षश्रेष्ठ आपल्या सचिवांसह जाऊन बसला ही गंगाच आहे अशी नर्मदेची प्रशंसा करून रावण नर्मदेच्या दर्शनाने अतिहर्ष पावला तो गमतीने सचिवांना म्हणाला हा जगाला सूर्य आकाशात मध्यार योन अतिशे ताप बसलो किरण चढ़ा आकाशन अतिशयर चंद्रासम्य नर्मदे जला थंडला सुगंधी श्रम परिहारक वायु माज भया ने अत्य तो समितोष ही श्रेष्ठ नदी नर्मदा जी आनंद वाढवणारी आहे जिच्यात मकर मासे पक्षी हे लाटीत चंदनाच्या रसाप्रमाणे रक्ताने भिजलेल्या आहात तेव्हा सार्वभौम म्हटले जाणारे मत्त महागज ज्याप्रमाणे गंगेत नाहात तसे तुम्ही या आनंददायी शुभ नर्मदेत अवगहन करा या महानदीत स्नान करून पापातून मुक्त व्हा मी सुद्धा शरद ऋतुतील चंद्रासारख्या या वाळवंटात आज शंकराची सावकाशीने पुष्पाने पूजा करतो रावण असे म्हणाला तेव्हा प्रहस्त शुक सारण महोदर धूमराक्ष नर्मदे स्नान करू लागले राक्षस राजाच्या हत्तीने वामन अंजन पद्म आदी महागजाने गंगा नदी खळबळून टाकावे ता तशी ते नर्मदा नदी खळबळून टाकले नर्मदेत त्या महाबलिष्ठ राक्षसाने स्नान केल्यावर पोहून पलीकडे जाऊन रावणाच्या पूजे करता सुंदर शुब्र, आभ्राप्रमाणे दिसणाऱ्या नर्मदा तटाखी फुले घेऊन आले थोड्याच वेळात राक्षसाने तेथे फुलांचा एक डोंगरच उभा केला अशा रीतीने फुले काढून आणल्यानंतर राक्षस राजा रावण गंगेत प्रचंड हत्तीने उतरावे तसा नदीत स्नान करण्याकरता उतरला स्नान करून आणि विधीपूर्वक उत्तम जप जपून पाण्यातून रावण बाहेर आला आपले भिजलेले वस्त्र सोडून त्याने शुभ्र वस्त्र गोंडाळून घेतले हात जोडून जाणारे तेवर्णय लिंग नेले जात होते वाळूच्या विधीत त्या लिंगाची स्थापना करून रावणाने त्याची अमृता सारख्या सुगंधी पुष्पाने पूजा केली सज्जनांचे दुख हरण करणाऱ्या चंद्र किरणाप्रमाणे शोभणाऱ्या वरदप्रदा अशा त्या श्रेष्ठ लिंगाचे उत्तम प्रकारे पूजन करून तो राक्षस हात पसरवू लागला आणि त्याच्यापुढे नाचू लागला उत्तरकांडाचा एकतीसावा सर्ग समाप्त